वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्गविसावा वेढ्यात असलेला दीन आनंद आनंदरहित गरीब बापडीला रावण विशिष्ट भावदर्शक मधुर अशा बोलाने आपला हेतू दर्शवू लागला <coughs> हत्तीच्या सोंडेसारख्या निमोळच्या मांड्या असलेली सुंदरी मला बघून तू आपले पोट आणि स्तन झाकून घेऊन जणू भयाने स्वतःला लपवू पाहत विशाल नेत्रांच्या सुंदर स्त्रिये माझे तुझ्यावर फार प्रेम बसले आहे प्रिये मला अनुमती दे सर्व रेखी अवयवाने संपन्न आणि सर्व लोकात अत्यंत मनोहरतू आहेस इथे कोणीसुद्धा माणसे किंवा इच्छारूप घेणारे राक्षस नाहीत सीते माझ्याविषयी तुला वाटत असलेले भय तू मनातून काढून टाक अगं भित्रे परश्रीशी समागम किंवा बलात्काराने तिचे हरण हा राक्षसांचा नित्याचा सुधर्मच आहे यात संशय नाही असे असले तरी तुझी इच्छा नसताना मैथिली मी तुला स्पर्श करणार नाही माझ्या शरीरात कामाला स्वैरपणे खुशाल नाचू दे देवी येथे तुला भय बाळगण्याचे काही कारण नाही प्रिय माझ्यावर विश्वास ठेव मनापासून माझ्यावर प्रेम कर अशी शोकात मग नहू नकोस ही एकच वेणी भूमीवर झोपणे डोळे मिटून राहणे मलिन वस्त्र विनाकारण उपाशी राहणे हे तुला योग्य नाही नाना प्रकारच्या पुष्पमाळा चंदने अगुरू नाना प्रकारची वस्त्रे आणि चमकणारे अलंकार उत्कृष्ट पेये उत्कृष्ट शय्या आणि आसणे नृत्य गायन वादन या साऱ्यांचा मैथिली तू मला मिळवून लाभ करून घे तू स्त्रीरत्न आहेस अशी होऊ नकोस अंगावर अलंकार घाल <coughs> हेस सुंदरांगी माझी प्राप्ति झाल्यानंतर तू अशी शोभाविहीन कशी राहू शकतेस सुंदरी हे तुझे वाढते तारुण्य उलटून जाईल ते एकदा उलटून गेले की नद्या ओढ्यांच्या प्रवाहाप्रमाणे ते परत येणार नाही तुला निर्माण करून रूप बनवणारा विश्वकर्ता जणू तेथेच थांबला असावा असे वाटते शुभदर्शने तुझ्या रूपाला दुसरी उपवास नये हे वैदेही रूप यवनाने युक्त आशा तुला प्राप्त केल्यानंतर साक्षात ब्रह्मदेव झाला तरी तो सुद्धा मर्यादा भंग केल्या वचून कसा हे चंद्रमुखी जो जो तुझा अवयव माझ्या दृष्टीस पडतो त्या त्या अवयवांवर हे रुंद कटी प्रदेश असणाऱ्या सुंदरी माझे डोळे खिळून राहतात मैथिली तू माझी भाऱ्या हो हा मोह टाकून दे माझ्या अनेक श्रेष्ठ पत्न्या आहेत त्यांच्यात तू माझी पट्टराणी हो तिन्ही लोकातून जी रत्ने मी बळजोरी करून हरण करून आणली ती सगळी हे भित्रे मी तुला देतो हे राज्यही देतो नाना नगरांनी भूषवलेली ही सगळी पृथ्वी जिंकून मी तुझ्याकरता म्हणून हे विलासिने जनकाला देऊ शकेन बळात माझ्याशी प्रतिस्पर्धी बनेल असा या जगात कोणीही दुसरा मला दिसत नाही रणात माझ्याशी दोन हात करायला कोणीही उभा राहणार नाही असे माझे महान वीर्यबल तू ध्यानात घे रणात कितीतरी वेळा मी सुर आणि असुर ध्वज तुडवून मोडून काढलेत ते माझे शत्रू होऊन माझ्यापुढे उभे राहण्याला ध्वजत नाहीत मला आपला आणि तुझा जो उत्कृष्ट साज शृंगार असेल तो कर तुझ्या अंगावर झगमगणारी भूषणे विराज होत या राज या साजांनी नटलेले तुझे रूप मला पाहू दे सुंदरी साज शृंगाराने नटून माझ्यावर कृपा करून तू मनसोक्त उपभोग भोग हो। पी आनंद कर अगं भित्रे तुझ्या मनाला येईल तितकी भूमी आणि धनसंपत्ती यांचे दान कर माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून क्रीडा कर बेधडक मला आज्ञा कर माझ्या प्रसन्नतेने तू आनंद लुटत असताना तुझे बांधवसुद्धा आनंद लुटू दे यशस्वीने कल्याणी माझी संपत्ती आणि ऐश्वर किती आहे पाहिलेस वल्कले नेशनार्या रामाला घेऊन भाग्यशालीने तू काय करणार आहेस विजयाने रामाला टाकून दिले आहे तो वैभव हीन होऊन वणवण हिंडत आहे रते घेऊन उघड्या भूमीवर झोपतो तो जिवंत तरी आहे की नाही कुणास्ट वैदही राम तुला पाहायला सुद्धा मिळेल की नाही शंका बगळे पुढे उडत जाणाऱ्या घनदाट मेघाने जशी चंद्राची प्रभा जावी तशी तू आड आली आहेस आणि माझ्या हातून हा तु, तुला प्राप्त करणेही रामाला शक्य नाही इंद्राच्या हाती गेलेली कीर्ती काय हिरण्यकशपूला मिळाली विलासिने तुझे स्मित सुंदर तुझे दात सुंदर तुझे नेत्र सुंदर भित्रे गरुणाने जसा सर्प हिरावून तसे तू माझे मन हिरावून घेतलेस तुझे रेशमाचे वस्त्र जीर्ण झाले अलंकार नसले तरी तू सुंदर आहेस तुला बघितल्यानंतर माझ्या बायकांच्यावर माझे, माझे प्रेमच उरलेले नाही माझ्या अंतपुरात राहणाऱ्या सर्व गुणसंपन्न जेवढ्या म्हण स्त्री आहेत त्या सर्वांवर जानकी तुझी सत्ता गाजव काळे भोर केस असणाऱ्या सुंदरी माझ्या त्रैलक्यातून आणलेल्या ज्या श्रेष्ठ स्त्री आहेत त्या अप्सरांनी लक्ष्मीची करावी तशी तुझी सेवा करते कुबेऱ्याकडे जी उत्तम उत्तम रत्न्ञ आणि मूल्यवान संपत्ती आहे तिचा आणि तिन्ही लोकांचा हे सुश्रोणी माझ्यासह तू यथेच उपभोग घे देवी बलात पराक्रमात धनात तेजात किंवा यशात सुद्धा माझ्याशी रामाची बरोबरी नाही खा पी आनंद कर भोगांचा धनसमृद्धीचा सर्व दिशांसह पृथ्वीचा उपभोग घे हे सुंदरी माझ्यासह यथेच्छ क्रीडा कर तुझ्यासह मिळून तुझे बांधव क्रीडा करू दे हे भिरू अंगावर सोन्याचे चमकणारे हार सजवून माझ्यासह तो फुललेले वृक्षसमूह ज्यात पसरलेत भ्रमराने जी युक्त आहेत अशा समुद्र तीरावरच्या वनात विहार कर सुंदरकांडाचा विसावा सर्ग समाप्त